पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण तेहतीसावे वडिलांचा मृत्यू नैनीच्या तुरुंगात मला वडीलभेटले त्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांची भेट होत होती तुरुंगातील भेटीच्या वेळी त्यांच्या सुजलेल्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या अंतकरणात सर होते आता तर त्यांची स्थिती अधिक बिघडलेली दिसली त्यांना बोलताना त्रास होई व त्यांचा विचारांचाही गोंधळ उडत असे पण पूर्वीची इच्छाशक्ती अद्यापही तग धरुण होती तिच्या बळावरच त्यांच्या मनाचे व शरीराचे व्यापार चालले होते रणजित व मी आलेले पाहून त्यांना समाधान वाटले परंतु रंजीत हा वर्किंग कमिटीचा सभासद असल्यामुळे त्याला एक दोन दिवसानंतर पुन्हा तुरुंगात पाठविण्यात आले ही गोष्ट वडिलांच्या मनाला फार लांबेली दिसली त्यांनी रणजितचा ध्यास घेतला इतके लोक लांबून लांबून आपल्याला भेटाव्यास येत असता स्वतःचा जावई मात्र दूर राहावा याबद्दल त्यांना खेद वाटत होता तीन चार दिवसानंतर डॉक्टरांच्या सूचनेवरून प्रांतिक सरकारने रणजितला सोडून दिले सव्वीस जानेवारी रोजी मी सुटलो तिकडे एरवड्याच्या तुरुंगातून गांधीजींचीही मुक्तता झाली त्यांनी अलाहाबादला यावे अशी माझी फार इच्छा होती व त्यांच्या मुक्ततेची बातमी वडिलांना कळविली तेव्हा त्यांना भेटण्याची वडिलांनाही उत्कंठा लागली होती असे दिसून आले गांधीजींच्या स्वागतार्थ मुंबई येथे प्रचंड सभा भरली होती ती आटोपून दुसऱ्या दिवशी गांधीजी मुंबईहून निघाले ते अलाहाबादला पोचले तेव्हा बरीच रात्र झाली होती तरी सुद्धा वडील त्यांच्यासाठी जागी राहिले होते गांधीजींना पाहून व त्यांचे चार शब्द ऐकून वडिलांना बरेच समाधान वाटले आणि गांधीजींच्या आगमनाने आईला देखील पुष्कळ धीर वर्किंग कमिटीचे मोळचे सभासद व बंदी सभासद सर्व सुटून आले होते आणि बैठकीच्या हुकमाचे ते वाट पाहत राहिले होते वडिलांची भेट घेण्याची पुष्कांची इच्छा असल्यामुळे अलाहाबादला बैठक भरविण्याचे निश्चित झाले दोन दिवसानंतर तीस चाळीस सभासद दाखल होऊन आमच्या घराशेजारीच स्वराज्य भवनात सभा भरली मधूनमधून मीही सभेला जात होतो परंतु सभेत भाग घ्यावायला मन ठिकाणावरच नव्हते तिथे काय निर्णय ठरला ते मला आता मुळीच आठवत नाही कायदेभंग चालू ठेवण्याचा निर्णय तेथे झाला असावा आलेल्या लोकांमध्ये पुष्कळ जुने मित्र व सहकारी होते तेही त्रुंगातून नुकते सुटून आले होते आणि लवकरच त्यांना पुन्हा तेथे जावे लागेल असा रंग दिसत असल्यामुळे वडिलांची भेट घेऊन त्यांचे अखेरचे दर्शन व अखेचा निरोप अशी त्यांची मनिषा होती सकाळ संध्याकाळ दोन दोन तीन तीन जण येत असत आपल्या जुन्या मित्रांचे स्वागत करण्याकरता वडील बळेच एका आराम खुर्चीवर बसून राहत चेहऱ्यावर सूज असल्याकारणाने भावनाविष्कार होणे कठीणच झाले होते पण मित्रांमागून मित्र आणि सहकाऱ्यांमागून सहकारी अशी रीग लागली की ओळखीची चमक त्यांच्या डोळ्यात दिसू लागे व डोके किंसीत अवनम्र होऊन नमस्कारासाठी हात जोडले जात फारसे बोलता येत नसले तरी एका दुसरा शब्द ते बोलत तशाही स्थितीत त्यांची विरोधवृत्ती मावली नाही एखाद्या घायाळ व मरणोन्मुख झालखा सिंहाप्रमाणे वडील तिथे पडून राहत तथापि त्या वनराजाची आईट व आश्चरन्याशी झाल नव्हते त्यांच्याकड़ पाहिले की त्यांच्या डोक्यात कोणते विचार चालले असतील की आता त्यांना आमच्या कार्याबद्दल गोडीवडींशी झाली असलख माझ्या मनात येत हातातून सुटून जाऊ पाहणाऱ्या वस्तूजातावर आपली पकड कायम राखण्यासाठी त्यांच्या मनाची प्रबळ धडपड चालली आहे हि स्पष्ट दिसत होत अगदी अखेरपर्यंत हा झगडा चालू राहिला आणि त्यात त्यांनी माघार घेतली नाही किंवा के केव्हा ते आमच्याशी अत्यंत सुसंगतपणे बोलत पुढे धनसा घसा धरल्यामुळे शब्दोच्चार करणे अवघड हो झाले तेव्हा आपले मनने ते, ते लिहून दाखवू लागले अगदी शेजारीस वर्किंग कमिटीची बैठक चालू होती पण त्याविषयी त्यांनी जवळजवळ मुळीच असता दाखविली नाही हीच बैठक पंधरा दिवसांपूर्वी चालू असती हो तर त्यांचे सहा रक्ष लागून राहिले असते पण असल्या गोष्टींपासून आपण आता फार दूर चाललो हो, आहोत असे त्यांना वाटत होते महात्माजी मी आता लवकरच जाणार यथे राहून स्वराज्य मिळाले पाहण्याचे माझ्या नशिबी नाही पण स्वराज्याचा लढा तुम्ही जिंकला आहे तोडक्या दिवसात तुमच्या पदरात पडेल निश्चित असं तांधीजींपाशी म्हणाले होते ठिकठिकाणच्या शहरातून आलखि लोक निघून गेल अगदी थोड जीवलक मित्र आप्त मंडळी व वडिलांच्या दाट स्नेहातले असे तीन डॉक्टर अन्सारी बिदनचंद्र रॉय व जीवराज मेहता एवढीच मंडळी उरली चार फेब्रुवारी रोजी त्यांच्या प्रकृती जरा सुदांना दिसली तेव्हा क्षय किरणांच्या विशिष्ट उपचाराची सोय लखनौला होती तेथे त्यांना हलवावे असे ठरून आम्ही त्यांना मोटरने लखनौला घेऊन गेलो गांधीजी वगैरे मंडळी मोटरने मागून येत होती मोटर अगदी बेताने हकली, तरीही वडिलांना फार थकवा दुसऱ्या दिवशी प्रवासाचा शीन गेलासा दिसला खरा पण इतर लक्षणे दिसू लागली ती जरा चिंताजनक होती दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा फेब्रुवारी रोजी पहाटे मी त्यांच्याजवळ बसलो होतो संबंध रात्र त्यांची तगमग सुरु होती पण एकाएकी त्यांची मुद्रा शांत झाली चेहऱ्यावरील धड़पडीचा उर्मी निमाल्या त्यांना झोप लागली असेल अशी कल्पना मला हायसे वाटले परंतु आईने बरोबर ताडले व तिने हुनका दिला अशाने त्यांची झोप मोडेल, आपले रडे आवर म्हणून मी तिला विनविले पण त्यांची ती ते अखेर जी होती त्यातून जा कुठून येणार त्या त्यांचा मृतदेह आम्ही मोटरने अलाहाबादला घेऊन आलो मी मोटरमध्ये बसलो होतो आणि रणजित मोटर चालवत होता वडिलांचा खास आवडता नोकर हरी त्याच मोटरमध्ये होता आईची व गांधीजींची मोटर मागोमाग येत होती सर्व दिवसभर माझे डोके सुन्न झाले होते काय घडले त्याची निळशी कल्पनाही मला आली नाही आणि लोकसमुदायाच्या खेचाखेचीमुळे व गोष्टी मागून गोष्टी घडत असल्यामुळे विचार करण्यास वेळही मिळाला नाही त्यांच्या शवाभोवती राष्ट्रीय निशाण लपटलेले होते मोटरवरही एक भले मोठे निशान फडकत होते अलाहाबादला आलो तेव्हा त्यांचा मृतदेहाचा सत्कार करण्यासाठी लक्षावधी लोक जमा झाले घरी थोडेसे धार्मिक विधी उरकण्यात आल्यावर गंगेच्या तिराकडे एक अफाट अंत्ययात्रा निघाली शिशिरकालीन संदेची सावली गंगाचिरावर पसरत असता चितेच्या जोळ्या धडकल्या आणि आम्हाला व हिंद हिंदवासियांना मोलाचा वाटणारा तो देह हो, भस्मीभूत झाला डोळे टिपाव्यास लावी असे छोटेसे भाषण गांधीजींनी केल्यावर आम्ही सर्वजण हळूहळू परत फिरलो खिन्न व आम्ही घरी येत असता आकाशात तारे चमचमत होते आईला व मला हजारो लोकांनी सहानुभूतीचे संदेश पाठविले लॉर्ड व लेडी आयर्विन यांनीही मोठा सौजन्यपूर्ण असा संदेश आईकडे धाडला होता इतक्या अलोटस्नेह वावाचा आ आणि सहानुभूतीचा सा वर्षाव झाल्यामुळे आमच्या दुःखाची धावता थोडी कमी झाली पण त्या संकटकाली गांधीजींचा स्नेहस्निग्ध हो सहवास मिळाला म्हणूनच आईचे व आमचे सर्वांचे दुःख हलके झाले व हृदयाचे घाव भरून निघाले वडील आम्हाला सोडून गेले हे मला खरेच वाटेना तीन महिन्यानंतर माझ्या पत्नीला व मुलीला बरोबर घेऊन मी सिलोनमध्ये नुवारा एलिया इथं विश्रांतीसाठी जाऊन राहिलं होतो मला ते स्थळ इतके आवडले की वडिलांना इथे खासच आराम वाटेल अशी माझ्या मनात कल्पना आली ते किती थकून गेले असतील विश्रांती मिळाली की त्यांना जरा हुशारी येईल तेव्हा त्यांना इकडे या असे कळवायच असे मनाशी ठरवून मी अलाहाबादीला तार करण्याच्या बेतात होतो सिलरहून आम्ही अलाहाबादला पोहोचल्यावर मला पोस्टातून एक पत्र मिळाले पत्रावर माझाच पत्ता वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिला होता व कितीतरी भिन्न भिन्न पोस्ट कच पाकिटावर उठल होत चकित मनाने मी पाकिट फोडून पाहतो तो खरोखरी वडिलांनी लिहिलेच तिपत्र होते त्या त्यावरची तारीख मात्र 28 फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीस अशी होती साडेपाच वर्षांनी मला ते पत्र मिळाले एकोणीशे पंचवीसमध्ये कमला व मी युरोपच्या सफारीवर गेलो तेव्हा वडिलांनी अहमदाबादून ते पत्र लिहिले होते पत्रावर इटालियन लॉयड बोटीचा पत्ता होता त्यांची थोडी चुकामुक झाली व अनेक ठिकाणी ते पत्र हिंडले पुढे कोणातरी डोकेबाजग्रस्थाला ते माझ्याकडे पाठविण्याचा विचार सुचला असावा चमत्कार असा की त्या पत्रात सुद्धा निरोपा दाखल मजक्रस लिहिला होता